अध्याय तीनशे एकोणीसावा पंचशिखजनक संवाद युधिष्ठिर विचारतो पितामहन एखाद्याला मोठे वैभव अथवा विपुल संपत्ती किंवा दीर्घायुष्य प्राप्त झाले असल्याने त्याला मरण टाळावे असे वाटते तर ते त्याला कसे साधेल दीर्घ तपाचरण विविध कर्मे वेदांचे ज्ञान रसायन प्रयोग किंवा अन्य अशाच गोष्टी यापैकी कोणत्या केल्या असतात जरा व मृत्यू ही चुकवता येतील भीष्म उत्तर करतात या विषयासंबंधे पंचशिख नामक भिक्षू व राजा जनक यांमध्ये झालेल्या संवादाचा प्राचीन इतिहास उदाहरणार्थ सांगण्यात येत असतो तो असा एकदा धर्म व अर्थ याविषयी ज्याचे सर्व संशय नष्ट झाले होते त्या वेदविच्छ्रेष्ठ महर्षी पंचशिखाला विदेहराज जनक याने प्रश्न केला की भगवन तप बुद्धी विविध धर्माचार किंवा वेदशास्त्राध्ययन यापैकी कशाच्या प्रभावाने जरा व मृत्यू यांचे अतिक्रमण करता येईल याप्रमाणे त्याने प्रश्न केला तेव्हा अपरोक्ष विद्या जाणणारा तो पंचशिख ऋषी विदेहाधिपतीला म्हणाला राजा जरा व मृत्यू यांना चुकवण्याचा काही उपाय नाही तथापि ही अगदीच कशानेही टळ टाळता येणार नाहीत असे मात्र नाही दिवस महिने किंवा वर्षे यांचा क्रम कधीही बंद पडत नाही अर्थात कालाची गती अकुंठीत आहे आणि मनुष्य नाशवंत आहे तथापि जो मनुष्य नित्य मार्गाचे म्हणजे निवृत्ती मार्गाचे अवलंबन करतो तो हे द्वय म्हणजे जरा मृत्यू टाळू शकतो सर्व सृष्ट वस्तूंचा नाश नेहमी प्रवाहाप्रमाणे चालू आहे ज्यामधून जा तरुण जाण्यासाठी कसलीही नाव नाही त्या कालूपी सागरात वाहत असताना व बुडत असताना प्राण्याला कोणीही सहाय्य करीत नाही हा कालसागरात अशा गटांगळ्या खात असता याचा कोणी सगळा सोयरा होत नाही किंवा हाही दुसऱ्या कोणाच्या सहाय्यासाठी धावून जात नाही ज्याप्रमाणे रस्त्यामध्ये आपणाला क्षणमात्र मनुष्य भेटतात तद्वतच बायका मुले नातेवाईक यांची संगती या कालसमुद्रातून जात असता सहजगत्या मनुष्याला पडते आजपर्यंत कोणीही बायका मुलांचा सहवास कायमचा उपभोगला आहे असे ऐकवत नाही दगांचे पुंसके जसे वाऱ्याच्या सोसाट्याने एकमेकावर आदळतात तसे प्राणी कालोदधीतून वाहत असता एकत्र येतात प्राणी बलवान असोत दुर्बल असोत ठेंगू असोत उंच असोत त्यांना ग्रासण्यासाठी लांडग्याच्या जोडीप्रमाणे जरा व मृत्यू आवासून बसली आहे ए वंश सृष्ट प्राणी नाशिवंत असून त्याचे ठिकाणी असलेला आत्मा मात्र नित्य आहे असे आहे तर मग प्राणी जन्मा झाल्यास हर्ष कसला व नष्ट झाल्यास शोक तरी कशाकरता करायचा मी कुठून आलो मी कोण आहे मला कुठे जाव्याचे आहे मी कोणाचा मी कशा मध्यपुढ़ हो गोष्टी का जर पत्ता नहीं तर तू कशा करता व का शोक करतेगा नरकाला तुझा पुण्यपापा प्रमाण दुसरा को ध्यान शास्त्र उल्लंघन न करता प्राणी मात्रा ने दाने दी व यज्ञ क्या ओम तत्सत